पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत दोषी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कहाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथा बारावी एक टिटवा आपल्या बायकोसह समुद्रकाठी राहत असे काही दिवसांनी टिटवीचे अंडी घालण्याचे दिवस आले तेव्हा ती टिटव्याला म्हणाली आता माझी अंडी घालण्याची वेळ जवळ येत आहे तर आपण समुद्र किनाऱ्यापासून दूर एखादे सुरक्षित ठिकाण शोधून काढले पाहिजे तो रम्य समुद्र किनाऱ्या सोडून जाण्याचे आले तो आपल्या बायकोला म्हणाला आपण आज कितीत्री वर्षे येथे राहत आहोत तेव्हा येथे तुझे बाळंत पण उरकून घे समुद्राला इतकी भरती येते की हत्ती सुद्धा पाण्यात ओढले जातात म्हणून म्हणते की दूर कुठेतरी घरटे बांधा इटवी म्हणाली समुद्र आपला किनारा सोडून पुढे कसा येईल व आपल्या कच्च्या बच्चांना कसा हात लावील टिटवा म्हणाला तू त्याची काळजी करू नकोस दुसऱ्याच्या आक्रमणाच्या भीतीने पळून जातो त्याचा जन्म निर समुद्राने हो। त्याचे हे गर्विष्ठपणाचे भाषण ऐकले आणि तो मनात म्हणाला काय ही या क्षुद्र पक्षाची भेंड स्वतःच्या कल्पित सामर्थ्याच्या दर्वाने फुगून जाऊन कोसळणाऱ्या आकाशाला स्वतःच्या पायाने टेकू देण्यासार्थीच टिटव्याची ही घमेंड आहे त्याची अंडी वाहून गेल्यावर तो कसे माझे पाणीपत्य करतो ते बघतो पुढे टिटवीने अंडी घातल्यावर एक दिवसाला दो भरती आली व त्यात अंडी वाहून गेली घरी आल्यावर अंडी जागेवर नाही हे पाहून टिटवी रडत रडत टिटव्याला म्हणाली बघा मी तुम्हाला म्हटलेत होते की समुद्राच्या भरतीमध्ये अंडी वाहून जातील म्हणून तुमचा मूर्खपणा आता अंगाशी आला खोट्या अहंकाराला बळी पडलात आता माझ्याशी बोलू नका तुमच्याच हिताची गोष्ट सांगत होते तिनं ऐकल्यामुळे काठीला लटकून नाश पावलेल्या कासवासारखे आपल्या हातांनी मरण ओळवून घेतले हे कसे टिटव्याने विचारले टिटवी म्हणाली ऐका